पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील भूमिका आश्रमात पाळल्या जाणाऱ्या व्रतांविषयी यज्ञाविषयी आणि व्रतांच्या आवश्यकतेविषयी आपल्याकडे चौकशी करण्यात आली या पुस्तकाचे आपण पंधराभर दररोज थोडे थोडे करून पारायण केले पाहिजे आणि मनन केले पाहिजे आपणा सर्वांना आध्यात्मिक दीपस्तंभ म्हणून त्याचा उपयोग होईल त्याचा जसा अर्थ मला कळला तसाच मी इथे विचाराकरता मांडला आहे असा विचार एका पत्रामुळे आधीच माझ्या मनात आला होता परंतु गेल्या आठवड्यातील भाईंच्या पत्रामुळे माझा निश्चय अजूनच दृढावला त्यांनी लिहिले होते की मी योग वास्तो, परंतु तो समजून घेणे कठीण होते त्यामुळे तो समजेल अशा भाषेत त्याचा अर्थ सांगा शब्दशा अनुवद केल्यामुळे अडचण जाणवतेच जर विषयच कठीण असला तर सोपी भाषा काय करणार त्यामुळे विषय सोप्या भाषेत मांडण्याचे ठरवले आहे ज्या वस्तूचा दर आपल्याला उपयोग करायचा असतो ज्याच्या मदतीने आपल्या अंतकरणातील अनेक गुंदागुंद सोडण्याचा प्रयत्न करायचा असतो तो ग्रंथ ज्या कोणत्या पद्धतीने समजू शकेल त्या पद्धतीने समजून घेण्याचा आणि त्याचे वारंवार मनन करण्याचा प्रयत्न केला तर अखेरीस आपण त्या ग्रंथाशी एकरूप होऊ शकतो मी तर माझ्या अनेक अडचणीच्या प्रसंगी गीता धावत जातो आणि आजपर्यंत मला तिच्याकडून नेहमीच आधार मिळत आला आहे माझ्याप्रमाणेच गीतेची मदत हवी असणारे इतरही लोक असू शकतील मी दररोज गीता समजून घेण्याचा प्रयत्न करतो व मला गीतेचा जो अर्थ जाणवतो हो त्याची मदत अशा लोकांना होऊ शकेल ते करत असताना त्यांना गीतेचा काही नवीनच अर्थ गवसणे अशक्य नाही महात्मा गांधी